अध्याय छप्पन्नावा समंतक मण्याची कथा जांबवती आणि सत्यभामा यांच्याशी श्रीकृष्णांचा विवाह श्री शुक म्हणतात सत्राजिताने श्रीकृष्णावर खोटा चाळ घेतला होता त्या अपराधाचे परिमार्जन करण्यासाठी त्याने स्वत समंतक मण्यासह आपली कन्या श्रीकृष्णांना दिली राजाने विचारले ब्रह्मन सत्राजिताने श्रीकृष्णांचा कोणता अपराध केला होता त्याला समंतक मणी कुठून मिळाला होता आणि त्याने आपली कन्या त्याला का दिली श्री शुख म्हणाले भक्त असलेल्या सत्राजिताचा सूर्य हा परम परममित्र होता त्याच्या भक्तींनी प्रसन्न होऊन सूर्याने त्याला समंतक मणी दिला होता तो मणी गळ्यात घातला असता सत्राजीत सूर्यासारखा चमकू लागला परीक्षिता सत्राजीत द्वारकेत आला तेव्हा मण्याच्या अत्यंत तेजामुळे लोक त्याला ओळखू शकले नाहीत त्याला लांबूनच पाहून त्याच्या तेजाने लोकांचे डोळे दिपून गेले लोकांना तो सूर्यच वाटला द्यूत खेळत असलेल्या भगवंतांना त्यांनी जाऊन ही गोष्ट सांगितली लोक म्हणाले हे शंखचक्र गदाधरी नारायणा कमलनयन दामोदरा यदु नंदन गोविंदा आपणास नमस्कार असो हे जगदीश्वरा आपल्या चमकणाऱ्या किरणांनी लोकांचे डोळे दिपवीत हा प्रखर किरण सूर्य आपल्या दर्शनासाठी येत आहे प्रभू सर्व श्रेष्ठ दक्ष त्रैलोक्यामधल्याला प्राप्त करण्याचा मार्ग शोधित असतात परंतु आपण यदूवंशात गुप्तपणि राहिल आहात हाणून आज स्वत हा सूर्यनारायण आपल्या दर्शनासाठी येत आह श्री शुक्त अज्ञानी लोकांच हि बोलणे ऐकून कमलनयन भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाल अहो हूर्यदैव नाहीत हा मण्यामुळे चमकणारा सत्राजीत आह यानंतर सत्राजीत आपल्या मंगल उत्सव चालू असलखा समृद्ध घरामधला ब्राह्मणांकरवी त्याने तो मणी देवघरात स्थापन केला परीक्षिता तो मणी दररोज आठ भार सोने देत असे आणि जिथे त्याचे पूजन होत असे तिथे दुर्भिक्ष महामारी ग्रहपिडा सर्पभय मानसिक आणि शारीरिक व्यथा तसेच निरनिराळ्या मायांचं उपद्रव इत्यादी काहीही अशुभ घडत नसे एकदा प्रसंगवशात श्रीकृष्ण म्हणाला सतराजीत तू तु तु तुझ्याजवळचा मणी राजा उग्रसेन यांना परंतु तो लोभी असल्यामुळे त्याने तो मणी दिला नाही यामुळे भगवंतांच्या आज्ञेचे उल्लंघन होईल याचा विचारही त्याच्या मनात आला नाही एके दिवशी सतराजिताचा भाऊ प्रसेन याने तो अतिशय प्रकाशमान मणी आपल्या गळ्यात घातला आणि घोड्यावर स्वार होऊन तो शिकारीसाठी वनात गेला तिथे एका सिंहाने घोड्यासह एक प्रसेनाला मारून तो मणी काढून घेतला तो आता पर्वतात शिरणार इतक्या जांभवानाने त्या मण्यासाठी त्याला मारले तो मणी आपल्या गुहेमधनवून त्याने तो मुलाला खेळायला दिला आपला भाऊ परत न आल्याच पाहून सत्राजिताला अतिशय दुःख झाल गळ्यात मणी घालून वनात गेलि माझ्या भावाला श्रीकृष्णानच मारल असाव सत्राजिताच हि म्हणण ऐकून लोकही आपापसात आप तिच कुजबुजू लागल श्रीकृष्णानिजा ऐकल तिव आपल्याला लागलिला हा कलंक पुसून टाकण्यासाठी तगरातील काही पुरुषांना बरोबर घेऊन प्रसिद्ला शोधण्यासाठी वनात ग तिथे शोध घेत असता लोकांना दिसल की जंगलामधि सिंहाने प्रसिद्ध आणि त्याच्या घोड्याला मारले आहे। आणि पुढे जाऊन पाहतात तर पर्वतावर एका अस्वलान सिंहालाही मारून टाकल आहे। भगवान श्रीकृष्णांनी सर्वांना बाहरच बसवून आपण एकट्यानिघोर अंधकाराने भरलखि अस्वलाच्या भयंकर गुहत्त प्रव मुलाला खळण्यासाठी दिलि मौल्यवान मणी पाहून त्याच्याकडून काढून घ्याच्या उद्दान तिलाजवळ जाऊन उभ्रिहिली त्या गुहेत एका अपरिचित माणसाला आल्याचे पाहून मुलाची दई घाबरून ओरडू लागली ते ऐकून महाबलवान वृक्षराज जांबवान रागवून तेथे धावत आला परीक्षिता जांबवानाला तो सामान्य मनुष्य वाटल्यामुळे त्याचा राग आला त्याचे सामर्थ्य त्याला माहीत नव्हते त्यामुळे तो आपल्या स्वामींशीच युद्ध करू लागला मांसाच्या तुकड्यासाठी ज्याप्रमाणे दोन ससाणे आपापसात लढतात त्याचप्रमाणे विजयाच्या इच्छेने श्रीकृष्ण आणि जांबवान आपापसात घनघोर युद्ध करू लागले अगोदर शस्त्रानी, नंतर मोठमोठ्या दगडांनी नंतर झाडांनी आणि शेवटी बाहूंनी ते युद्ध करू लागले वज्रप्रहाराप्रमाणे कठोर ठोसे एकमेकांना मारीत ते दोघे 28 दिवसपर्यंत विश्रांती न घेता रात्रंदिवस लढत होते शेवटी श्रीकृष्णांच्या ठोशांमुळे जांबवानाची हाडेखिळखिळी झाली त्याचा उत्साह मावळला शरीर घामाने डबडबल तेव्हा त्याने अत्यंत आश्चर्यचकित होऊन भगवान श्रीकृष्णांना म्हटले हे प्रभू मी आता जाणले की आपणच सर्व प्राण्यांचे स्वामी रक्षण करते पुराण पुरुष भगवान विष्णू आहात आपण सर्वांचे प्राण इंद्रिय बल मनोबल आणि शरीरबल आहात विश्वाची उत्पत्ती करणाऱ्यांचीही उत्पत्ती करणारे आपणच आहात उत्पन्न केलेल्या पदार्थांमध्ये सुद्धा सत्तारुपाने आपणच विराजमान आहात काळाचे जितके म्हणून अवयव आहेत त्या सर्वांचे नियमन करणारे काळ आपणच आहात आणि शरीर भेदामुळे वेगवेगळे भासणाऱ्या अंतरात्म्याचे परम आत्मा सुद्धा आपणच आहात हे प्रभू जेव्हा आपण जरासे रागावून क्रुद्ध नजरेने समुद्राकडे पाहिले होते त्यावेळी समुद्रात राहणाऱ्या मोट मोठमोठ्या सुसरी आणि मासे घाबरले आणि समुद्राने आपल्याला वाट करून दिली तेव्हा आपण त्याच्यावर आपल्या कीर्तीचाच पूल बांधला लंका जाळली आणि राक्षसांची मस्तके आपल्या बाणानी छिन्न विछिन्न करून जमिनीवर पाडली तेच माझे श्रीराम आपण असून आज श्रीकृष्णांच्या रुपाने आलेले आहात परीक्षिता जेव्हा वृक्षराज जांबवानाने भगवंतांना ओळखले तेव्हा कमलनयन भगवान श्रीकृष्णांनी आपला कल्याणकारी हात त्याच्या शरीरावरून फिरवला आणि नंतर परमकृपेनिप्रेमपूर्ण गंभीर बाणीने आपल्या त्या भक्त जांभवानाला म्हटले वृक्षराज आम्ही मण्यासाठी तुझ्या ह्या गुहेत आलो आहोत या मण्यामुळ माझ्यावर आलखा खोटा आळ मी पुसून टाकू इच्छितो भगवंतांनी असे म्हटल्यावर झांबवानानिमोठ्या आनंदाने त्यांचा सन्मान करण्यासाठी आपली कन्या झांबवती मण्यासह त्यांना अर्पण कली गुहेत गेलि श्रीकृष्ण बारा दिवस झाले तरी गुहेच्या बाहेर आल नाहीत असे पाहून बाहेर थांबलो अत्यंत दुःखी होऊन द्वारकेला परत आल तिथे जेव्हा माता देवकी, रुक्मिणी वसुदेव तसे इतर संबंधित आणि कुटुंबियांना श्रीकृष्ण गुहेच्या बाहेर आले नाही हे समजल तिव्हा त्यांना अतिशय दुःख झाल सर्व द्वारकावासी दुःखी होऊन सतराजिताला शिव्याश्प देऊ लागल आणि श्रीकृष्ण परत यावत म्हणून महामाया दुर्गादवीला शरण जाऊन तिची उपासना करू लागल त्यांच्या उपासन दुर्गादवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने त्याच वेळी तिथ नववधू जांबवतीसह केलेले कलिश्रीकृष्ण सर्वांना आनंदित करीत प्रकट झाल भगवान श्रीकृष्ण पत्नीसह गळ्यात मणी धारण करून आलेले पाहून सर्व द्वारकावासी परमानंद मग्न झाल कारण तणू मेलिच जिवंतहून परत आल्यासारखे त्यांना वाटल त्यानंतर भगवंतांनी सत्राजिताला राज्यसभमध्यमहाराज उग्रसड़ बोलावले आणि मणी कसा परत मिळाला त्याची सर्व हकीकत सांगून त्यांनी तो मणी सत्राजिताकडे सोपविला सत्राजीत अत्यंत खलील झाला मणी त्याने परत घेतला परंतु त्याची मान खाली झाली आपण केलेल्या अपराधाबद्दल त्याला अत्यंत पश्चाताप होत होता कसा तरी तो आपल्या घरी जाऊन पोहोचला त्याच्या मनात नेहमी स्वतःचा अपराधच येऊ लागला बलवाना वैर केल्यामुळे तो अत्यंत भयभीत झाला होता तो विचार करीत होता की मी आपल्या अपराधाचे परिमार्जन आता कसे करावे श्रीकृष्ण आपल्यावर कसे प्रसन्न होतील काय केल्याने मझे कल्याण होईल आणि लोक माझी निर्भत्सना करणार नाहीत मी खरोखरच अदूरदर्शी क्षुद्र आहे धनाच्या लोभाने मी मूर्खपणा करून बसलेलो आहे आता मी स्त्रियांमध्ये रत्नासमान असणारी माझी कन्या सत्यभामा आणि हा सेमंतकमणी हे दोन्हीही श्रीकृष्णांना देईन हा उपाय अत्यंत चांगला आहे त्यामुळे माझ्या अपराधाचे परिमार्जन होऊ शकेल याशिवाय दुसरा उपाय नाही सत्राजितान विवेकबुद्धीने असा निश्चय करून तो अंमलात आणण्यासाठी तो स्वतःच उद्योगाला लागला आणि त्याने आपली सुंदर कन्या आणि समंतकमणी श्रीकृष्णांना अर्पण केली सत्यभामा शील सौंदर्य औदार्य इत्यादी गुणांनी युक्त होती बऱ्याच जणांनी तिला मागणीही घातलली होती परंतु आता श्रीकृष्णांनी विधीपूर्वक तिचे पाणीग्रहण कल परीक्षिता भगवान श्रीकृष्ण सत्राजिताला म्हणाल आम्ही समंतकमणी घेणार नाही तू सूर है, भक्त हैस मन तो राहू दे आम फिर पास सोन्याचा स्वीकार करू अ छप्पन्ना समाप्त